पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण चौदावे सक्तीचे शिक्षण दिवाणी दावा व समाजाचा झेंडा कोल्हापूर प्रकर उद्भवण्यापूर्वी समाजामार्फत सक्तीच्या शिक्षणाची चळवळ ज्योतिरावानी सुरू केली होती हे मागील एका प्रकरणात वाचल्याचे वाचका सटवत असेल कोल्हापूर प्रकरण सुरु होते त्यावेळी ही चळवळी मोठ्या आजारीने सुरू झाली तरीपण तीन चारशे अनुयांच्या चिमुकल्या समाजाच्या विनंतीवर जा मागणीकडे सरकारने बिल्कुल लक्ष दिले नाही हे पाहून समाजाचे पुढारी सरकारच्या या कृत्याचा जाहीर धिक्कार करून भीडमर्यादा न ठेवता कडक टीका करू लागले त्यावेळी ज्योतिरावांनी एका अभंगात म्हटले आहे की राचे धर्मशील म्हणावी आता करी मागे घेती विद्या द्यावी पुरती धिक्कारुणी सांगे ज्योती या मंडेच्या टीकेचा भडीमार जेव्हा सरकारवर होऊ लागला तेव्हा कोटे सरकार जागे झाले मुंबई प्रांताचा एज्युकेशन बोर्डच्या अधिकाऱ्यांनी या मंडळींच्या म्हणण्याचा वरिष्ठ सरकारपुढे रिपोर्ट केला व त्यावेळच्या शाळा अधिकाऱ्यांच्या शिफारशीने या प्रश्नाचा विचार करण्याचे सरकारने नक्की ठरविले फुलेंच्या सक्तीच्या शिक्षणाविषयी विचार इंग्लंडसारख्या सुधारणेच्या शिखरावर चढलेल्या राष्ट्रात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रश्नाला मूर्त स्वरूप प्राप्त होण्याच्या चार म्हणजे इसवी सन साली सरकारने सक्तीच्या शिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल राष्ट्राचे मत अजमावून पाहण्याकरता एक कमिशन नेमले या चौकशी कमिटीचे अध्यक्ष मी हंटर साहेब हे होते हंटर कमिशनने त्यावेळी बऱ्याच लोकांचा साक्षी घेतल्या त्याप्रसंगी ज्योतिरावांची जी साक्ष झाली ती फारच महत्वाची होती सरकारच्या साधक बाधक प्रश्नात ते हार तर गेले नाहीतच पण उलट त्यांनी सक्तीचे शिक्षण सुरु न करणे हिंदुस्थान सरकार आज कसे लज्जास्पद आहे हे उत्तम तरी प्रतिपादन केले हंटर कमिटीपुढे साक्ष देतांना ते म्हणाले की सरकार आपण जनतेचे मायबाप व खरे करवाळू म्हणविते त्याप्रमाणे खरोखरच जर सरकारला जनतेचा कळवळा येत असेल तर सरकारने भल्या बुऱ्या सबबी व अडचणी लोकांपुढे न मांडता बारा वर्षाच्या आतील मुली मुलांवर एकदम सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु करावे व म्युन्सिपल कमिट्यांनाही सक्ती करावी अशी या कायद्यात तरतूद व्हावी अशी दोचेरावांची साक्ष झाली त्याप्रसंगी पुढारलेल्या ब्राह्मण वर्गांपैकी शिकल्यासवरलेल्या सर्वच लोकांनी सक्तीच्या शिक्षणाविरुद्ध साक्षी दिल्या इतकेच नव्हे तर फक्त ज्योतिरावांखेरीच सक्तीच्या शिक्षणाची मागणी कोणीच आपल्या साक्षीत न केल्यामुळे लोकमत सक्तीचे शिक्षणाविरुद्ध आहे अशी सरकारने आपली समजूत करून घेऊन त्या प्रश्नाकडे जे दुर्लक्ष केले ते कायमचेच सक्तीच्या शिक्षणासंबंधी ज्योतिरावांनी प्रत्येकवेळी आपले जे विचार प्रकट केले ते खरोखर विचार करण्यासारखे आहेत सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातील दुष्टपणा या प्रकरणात लक्ष्मण मानाजी पाटील मगर यांच्या सक्तीच्या शिक्षणाविषयीच्या एका प्रश्नास उत्तर देताना ज्योतिराव लिहितात की अरे बाबा आपल्या महाराणीसाहेब या बळीस्थानातील एकंदर सर्व शेतकरी लोकांपासून जेवढी म्हणून करपट्टी घेता तिचे नाव सुद्धा मी येथे घेत नाही परंतु मी तुला असे विचारतो की या आपल्या कनवाळू महाराणीसाहेब या बळीस्थानातील अज्ञानी शेतकरी लोकांपासून जेवढा म्हणून लोकल फंड सक्तीने वसूल करतात तो सर्व क्षुद्राद्री अतिशुद्र लोकांच्या बुडांकरता शाळा घालून त्या शाळेत त्या शेतकरीसही तत्संबंधी सर्व प्रकारच्या विद्या शिकवण्याच्या कामी खर्च केल्याबरोबर त्या शाळांपासून शेतकऱ्यात हल्लीपेक्षा जास्ती चोर निपजतील असे तुला वाटते काय आपल्या कनवाळू सरकारने व बळीस्तानातील शेतकऱ्यांच्या शाळांविषयी घिसाडी लोहार पटई सुतार कढई सांबार सोनार तांबड साळी शिंपी वगैरे कारागिरांच्या मुलांकरता निरनिळ्या शाळा घालून त्यामध्ये त्या, त्या सर्वांच्या कजबा संबंधी सर्व प्रकारच्या विद्या शिकविण्याच्या कामी थोडा थोडा खर्च केल्याबरोबर त्या सर्व शाळांत शिकलेली कारागिरांची मुले फारस थोडी चोर निपसतील आणि ते युरोप व अमेरिका खंडातील कारागिरांसारखे के। थोड्या किमतीत नांगर कुळं पाभारी कोळपी काढणी व मळणी वगैरे नाना प्रकारची यांत्रिक आवृत्ते हो सहज शेतकऱ्यांसाठी जेव्हा तेव्हा ते शेतकरी लोक आपल्या सरकारात जास्ती कर्ज देणार सहज समर्थ होतील यामुळे एकंदर सर्व बळीस्थानातील क्षत्रियांसह सरकारचा बोलबाला होऊन त्यांची या जगात अगाधकीर्दी होईल एकंदर सर्व अज्ञानी शेतकऱ्यांसह कारागिरांनी आपापली मुले त्यांच्या शाळेत जर हा पाठविली नाहीत तर सरकारने असल्या हेकड लोकांची मुली मुले शाळेत शिकण्याविषयी बेलाशक सक्तीचा कायदा करावा वरील उतारून ज्योतिरावांचे शिक्षणविषयक विचार किती व्यापक व राष्ट्रपरिपोषक होते याची कल्पना होते ज्योतिराव हे त्यावेळी जरी एखादे नामावलेले देशभक्त म्हणून पुढे आले नव्हते तरीपण आज मात्र त्यांच्या कल्पनांचा व तत्वांचा सा, सारखा विकास होत आहे आज भारत खंडातील थोर थोर देशभक्त ज्या राष्ट्रीय शिक्षणाविषयी गोष्टी बोलतात त्या राष्ट्रीय शिक्षणाची सागर कल्पना ज्योतिरावांनी आज तीस चाळीस राष्ट्रापुढे व सरकारपुढे मांडून तशा स्वरूपाचे शिक्षण खुशीचेच नव्हे तर झाले पाहिजे अशी मोठ्या जोरातची चळवळ केली पण त्यावेळीच्या मोठमोठ्या मुण ब्राह्मण पुढाऱ्यांनी मात्र त्या सक्तीच्या राष्ट्रीय शिक्षणाविरुद्ध साक्षी देऊन राष्ट्राच्या शिक्षणाच्या आड येण्याचे पुणे संपादन केले असे मोठ्या खेदांनी मनावे लागते यावेळी ज्योतिरावांनी हंटर कमिटीपुढे सक्तीच्या शिक्षणाची रुपरेषा इतक्या उत्तम तऱ्हेने मांडली होती की तिचीच बहुतेक नक्कल इसवी सन एकोणीशे सालच्या मुंबई कायदे काउन्सिलात त्यावेळच्या शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाची योजना म्हणून एक बिल पास करून घेतले असं हंटर कमिटीने त्यावेळी सक्तीच्या शिक्षणाविरुद्ध आपले मत देऊन या प्रश्नाची वासलत लावली तरी तेवढ्याने ज्योतिराव व त्यांचे मित्र निराश झाले नाही तो त्यांनी सभातून वर्तमानपत्रातून व आपल्या पुस्तकातून शिक्षण संपादनाबद्दल लोकांना अखेरपर्यंत सारखा उपदेश केला असो याच सुमारास पुण्यातील ब्राह्मणांनी सार्वजनिक सभा या, या नावाखाली जनतेची व सरकारची दिशाभूल करून आपल्या जातीचाच तेवढा फायदा करण्याचा उद्योग आरंभिला होता या सभेवर विश्वास नाही हे दाखवायसाठी व ब्राह्मणतरांची स्थिती सुधारून त्यांच्यात विद्याव्यासंगाची गोडी वाढविण्यासाठी सोमवार पड्डेतील राब डॉक्टर सदभा गोवंडे यांच्या वाड्यात अठराशे साली, झाली ब्राह्मणीतरांची एक सभा स्थापन करण्यात आली ही सभा दरविवारी नियमाने भरत असे व दरवेळी पुण्यातील प्रभू ब्राह्मणेतर पुढाऱ्यांची व्याख्याने होत असत फुलेंचे व्याख्यान आणि दिवाणी दावा पुण्यात जशी एक आठवडी सभा स्थापन करून जागृतीचे काम सुरू झाले त्याचप्रमाणे ते यावेळी खेड्यापाड्यातूनही सुरु करण्यात आले खेड्यापाड्यातून समाजाचा जससा प्रसार होऊ लागला तस तशी खेड्यातून सभा भरविण्याची व बुडाऱ्यांची व्याख्याने ऐकण्याची इच्छा लोकात वाढू लागली खेड्यातून व्याख्यानं देण्यासाठी ज्योतिरावांना नेहमी बोलावणी येत असत व सोडीप्रमाणे ते जात असत पुण्यात ब्राह्मणद्रांची सभा स्थापन झालेली पाहून आपल्या गावी एक मोठा व्याख्यान घडवून आणावा असे ओतूरच्या मंडळीस वाटले व त्याप्रमाणे तेथील समाजाचे सभासद भाऊ कोणजी पाटील यांनी ज्योतिरावास ओतुरास नेऊन त्यांची चार पाच व्याख्याने कळविली आगाऊ जाहीर केल्यामुळे ओतोरी येथील या समारंभासाठी सभोवताची खेडी उलटून रोज हजारो लोक जमत असत लोकांनी यापूर्वी कधी सभा ऐकलीच नव्हती तर थी ती पाहणे दूरच राहिले कित्येक लोक तर सभा कशी असते हेच पाहण्यासाठी येत ज्योतिरावांच्या सोप्या भाषेतून विषय प्रतिपादनाच्या उत्कृष्ट हातोटीमुळे लोकसमुदायावर त्यांच्या व्याख्यानाचा सा यावेळी चांगलाच परिणाम झाला व त्यामुळे खुद्द ओतुरास्त चांगलीच खबळ उडाली यावेळी ज्योतिरावांनी एक कटावरचला असून तो पुढे सत्सा पुस्तकात प्रसिद्ध केला त्यातही ओतुरात उडालेल्या गडबडीविषयी थोडा उल्लेख केला आहे तो असा ओतुर गावी भाऊ भडकला जुन्नकर शेट्ट धडकला आर्य त्यामध्ये फुल्यास पाहाती सोळी भांडी घेऊन पळती पत्रामध्ये हायहाय करीती शंकराचार्य हा किती जिकडे तिकडे पोथ्या वाचिती अज्ञानांची मने गोविती अहो काशी यमुनाबाई उपाशी मरतोग ताई शिंद्यांनी फिरविली तो आही घ्या तरी काही वरील कटावरून ओतूरच्या भटात उडालेल्या धानलीचा बराज बोध होतो ज्योतिरावांच्या परिणाम भारत चांगला होऊन बरेच लोक समाजाचे सवासत झाले आणि लागिस ओतुरात बाळाजी कुशाजी पाटील डुमरे यांनी आपल्या मुलाचे लग्न समाजमते लाविले त्यामुळे ओतूरचा ब्रम्ह फारच खवळला भटब्राह्मणांनी डुमरेपाटलावर अनेक ग्रामणे रचली पण त्याचा काही उपयोग झाला नाही हे पाहून त्यांनी ठिकठिकाणच्या ब्राह्मणांची ओतुरास एक सभा बोलावली सभेस बराच ब्रह्मवुंद जमला शेवटी या सभेत असे ठरले की ओतूरचे गावभट वामन जगन्नाथ व वा, शंकर बापूजी यांनी आपले नुकसान झाल्याबद्दल वतनदार जोशी या नात्याने पाटलावर दिवाणी कोटात दावा घालावा या ठरावास पुण्याच्या चिपळूणकर कंपूने आपला पाठिंबा दिला इतकेच नव्हे त्यांच्या सल्ल्यावरून हा दावा दिवाणी कोर्टात घालण्याविषयीचा ठराव भट सभेनं पसंत केला दावा पुण्याच्या ब्राह्मण वकिलांच्या सल्ल्याने लिहून जुन्नरच्या कोर्टात इसवीसन अठराशे चौऱ्याऐंशी साली दाखल करण्यात आला या दाव्याचा मू नंबर 831 होता हा दावा साडेसहा रुपयांच्या नुकसानीबद्दलचा व वतनदारी हक्काबद्दलचा होता दावा सुरू असताना ओतूरचे बाळाजी पाटील हे ज्योतिरावांकडे सल्लामसलतीसाठी आले तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना पोलिसांनी लिंगू वकिलाकडून सल्ला दिला त्यावेळी ब्राह्मणीधर लोकांना आपले वकील देण्याची मुळी सोय नव्हती ब्राह्मणीतर वकील त्यावेळी आनआयसी कुटून पुण्यातील समाजाच्या सर्वच फुडाऱ्यांनी बाळाजी पाटलांना चांगला धीर दिला पण जुन्नर कोर्टात ब्राह्मण न्यायाधीश असल्यामुळे भट दावा जिंकले इतके जरी झाले तरी बाळाजी पाटील जगमगले नाही ते लागलीच पुन्हा पुण्या ज्योतिरावांकडे सल्ल्यासाठी आले डोबरे पाटील पुण्यास आल्यावर ज्योतिरावांनी व पुण्यातील समाजाच्या फुडाऱ्यांनी विचार करून पुणे येथील कोर्टात अपील करण्याची ठरविले व त्याप्रमाणे अपील करण्यात आले या अपिलाच्या वेळी ज्योतिरावांनी फारच मेहनत घेतली हा दावा जरी दोन तीन व्यक्ती दिसत होता तरी त्यास दोन समाजामधील तंड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते रा बळ घोले हो रा बळ गोवंडे लिंगू वकील वगैरे समाजाचे बडेबडे सभासद हा दावा जिंकला पाहिजे म्हणून मेहनत घेऊ लागले ज्योतिरावांनीही काही युरोपियन वकील बॅरिशरांचा सल्ला घेतला ब्राह्मण वर्गानेही वाटेल त्या कायदे बुकांची सारखी पारायणी असो या अपिलाचा निकाल काय झाला हे उघानेच पुढे एका एका प्रकरणात देण्यात येईल सत्यशोधक समाजाचा झेंडा समारंभ सत्यशोधक समाजाचा झेंडा काढावा म्हणून बऱ्याच दिवसापासून काही तरुण मंडळींचे द्विरवांच्या पाठीमागे सहा आर्केट उभणी सुरु होते पुणे शहरातील ब्राह्मण समाजाच्या ख्यातीवरून ब्राह्मणी गुलामगिरीचा कोट फोडून स्वातंत्र्याचा झेंडा मिळवल्याने महाराष्ट्रातील ते जनतेवर त्याचा बराच होईल असे त्यांचे म्हणणे होते शेवटी पुण्यातील ब्राह्मणीदार पुढाऱ्यांनी हा झेंडा करण्याचा विचार नक्की केला व त्याप्रमाणे आगाऊ जाहीर करण्यात समारंभाची चांगली तयारी करण्यात आली पूर्वी स्वामी दयानंद सरस्वतीच्या मिरवणुकीची जशी शहरभर दिंड काढली होती तशीच ते यावेळी सत्यशोधक समाजाच्या झेंड्याचीही झिंड काढतील असा अपुष्का लोकांचा तर्क होता परंतु सत्यशोधक वीर हे काही लाडू झिलबीत लोणारे किंवा सुधारक नावाखाली मोडणारे पोकळ ब्राह्मणवीर नव्हते मराठा माळीसारख्या लढवय या जातींच्या थोडक्याशा सत्यशोधकांची टर उडण्याची हिंमत यावेळी प्रामाणात झाली नाही आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे इसवी सन सालच्या एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या थाटाने या झेंड्याची मिरवणूक काढण्यात आली एका बैलगाड्यावर एका मोठ्या वेळूस हिरवी लाल व पिवळी पागोटी गुंडाळली होती व त्यावर शंड्यास, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या पताका लावण्यात आल्या होत्या या झेंड्यापुढे गाडी बैलावर नगाराबाजूला जात होता गुरुवांचे संबळ मांगांचे डफ महारांचा बाजा ताशावाल्यांचे चार पाच ताफे आणि शिवाय बँड इतका मोठा बाजा या झेंड्यापुढे होता त्यामुळे पुणे शहरात दाही दिशा दनाळून गेल्या दिवसा तिसऱ्या प्रहरी तीन वाजण्याच्या सुमारास ऊन थोडे कमी झाल्यावर जो मिरवणूक निघाली तो ती पुण्यातील सर्व पेठातून व प्रमुख ठिकाणाहून मोठ्या थाटाने वाजद गाजत रात्रीचे बरोबर नऊ वाजता राब डॉक्टर सदबा गोवंडे यांच्या वाड्यात येऊन दाखल झाली झेंड्याच्या पाठीमागे सुमारे 300 ब्राह्मणेतर पायी चालले होते महात्मा फुले यांच्याबरोबर राव बहादूर महादेव गोविंद रानडे चालत होते त्याशिवाय या मिरवणुकीत कृष्णराव भालेकर लक्ष्मणराव घोरपडे व डॉक्टर गोवंडे रामय्या व्यंकय्या अय्यावरू इतर प्रमुख ब्राह्मणेतर पुढारीही होत डॉक्टर घोवंडे यांच्या घराजवळ झेंड्यापुढे रामय्या व्यंकय्या अय्यावारू कृष्णराव पांडुरंगराव भालेकर राबर आनडे व महात्मा फुले यांची सुमारे दोन तीन तास फारच उत्कृष्ट व्याख्या झाली दारूपासून अनर्थ ब्राह्मणी गुलामगिरीपासून मनुष्याचा होणारा अपमान समाजातील हानिकारक रूढी सत्यशोधक समाजाचे व विद्येचे महत्व वगैरे विषय लोकांना फारच उत्कृष्ट प्रकारे समजावून सांगण्यात आले शेवटी पाहणसुपारी होऊन या झेंड्याचा समारंभ खलास झाला पुण्यासारख्या भिक्षुकशाहीच्या बाले किल्ल्यात पेटापेटातून सत्यशोधक समाजाचा झेंडा फडकत गेलेला पाहून भिक्षुकशाहीच्या पुरस्कार त्यांच्या मनाची काय स्थिती झाली असेल याची कल्पना वाचकांनीच करावी यावेळी ब्राह्मणांना पेशवाईची हरघडी आठवण झाली असेल याच शंका नाही सत्यशोधकांनी आपला विजय झेंडा मिरवून गुढीपाडवा सण साजरा केला असला तरी पुण्याच्या भिक्षुकशाहींनी मात्र त्या दिवशी शिमगा साजरा केला पण हा सारा प्रकार तिच्या सवाधर्माप्रमाणेच घडून आला सत्यशोधक समाजाच्या वाढत्या बळापुढे झेंडा समारंभास खेळला आणि जरी चिपळूणकर कंपू शक्य तरी, झेंडा पावून आपले मन जाळवून त्यास थोडस शक्य होत सत्यशोधक समाजाचा या झेंड्याची वार्ता पुणे शहरातीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील भटब्राह्मणात पसरली ही वार्ता ऐकून खेड्यापाड्यातील बज्जीज जनू धरणीकंपाचा धक्का बसला कारण यावेळी सत्यशोधक पुढाऱ्यांच्या प्रयत्नाने खेड्यापाड्यातून समाजाचा हळूहळू जो प्रसार होऊ लागला होता त्याची आज त्यांना थोडीफार जाणवू लागली होती झेंड्यामुळे ब्राह्मण वर्गात खळबळ उडाली तशी ती ब्राह्मणतरातही उडाली तरुण तर बराज उत्साह उत्पन्न झाला यावेळी ठाणे येथील समाजाचे तरुण सभासद डॉक्टर संतोजी रामजी लाड हे पुण्यास ज्योतिरावांकडे आले व त्यांनी सत्यशोधक समाजाचा वार्षिक उत्सव आपण ठाण्यास घेतो असे कबूल केले त्याप्रमाणे ज्योतिरावांनी पुण्यातील समाजाच्या इतर पुढाऱ्यांशी त्यांच्या भेटी कळवून देऊन डॉक्टर लाडांची सूचना सर्वांपुढे मांडली व आपली या गोष्टी दर्शवली तेव्हा इतर पुढाऱ्यांनीही आपली मान्यता दर्शवली व पुढील योजना ठरवून डॉक्टर लाड हे ठाण्यास परत गेलार समाज जागृती समाजाचा झेंडा समारंभ आटोपल्यानंतर ज्योतिरावांचे लक्ष्य थोडे निरनिळ्या विषयांवर लहान लहान निबंध लिहिण्याकडे लागले आसोड निबंधाचे तीन भाग त्यांनी यापूर्वी लिहिले होते त्याचा चौथा भाग त्यांनी यावेळी पण तो भाग कुरुळ येथील कोंडाजीरावजी पाटील यांनी वाचाव्यास घेतला तो त्यांनी परत दिला नाही त्यामुळे ज्योतिरावांना त्यावेळी तो प्रसिद्ध करता आला नाही यावेळी एक पुस्तक मला सुरु करण्याच्या ज्योतिराने विचार केला व त्याप्रमाणे त्यांनी सत्सार निबंधाचा पहिला अंक तारीख 13, सहा अठराशे पंच्याऐंशी रोजी प्रसिद्ध करून लगेच 16, दिवसात दुसरा अंकही प्रसिद्ध केला इतक्यात सार्वजनिक नावाखाली लोकांची दिशाभूल करून केवळ आपल्या जातीच्या हितासाठी ब्राह्मण लोकांनी अनेक संस्था व चळवळी सुरु केल्या राष्ट्रीय सभा भरविली त्यांच्या वर्तमानपत्रातून वर, प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा लोकांनी त्यांच्या सार्वजनिक राष्ट्रीय या गोडमोहक नावास फसू नये व ब्राह्मण लोक ही किती स्वार्थी आहेत हे दाखविण्यासाठी ज्योतिरावांनी लगेच इशारा या नावाचा एक निबंध लिहिला इतक्यात पुण्यास काही ब्राह्मण व मराठे वेदोक्त वेदोक्तपूर्णक्चे प्रकरण उसळले मराठे म्हणेचे म्हणणे पडले की आम्ही क्षत्रिय आहोत अम्मा यज्ञोपवित्राचा हक्क असून ब्राह्मणानी क्षत्रियांच्या घरी इतर विधीप्रमाणे यज्ञोपवित संस्कार वेदोक्त रितीने केला पाहिजे त्यावर ब्राह्मणांचे म्हणणे असे होते की या कलियुगात क्षत्रिय वैश्यवर्णाचा लोभ झाला असून मराठे शुद्र आहेत व शुद्रांना यज्ञोपविताचा हक्क नसून त्यांच्या येथे आम्ही वेदोक्त पूजा अगर यज्ञपविधी करणार नाही ब्राह्मण लोकांच्या या उर्मटपणाच्या म्हणण्याचा निषेध करावा म्हणून त्यावेळच्या काही मराठा सत्यशोधकांनी श्रावण शुद्ध पंधराच्या दिवशी गणपतराव सदोबा मेमाने पेठ वेटा यांच्या घरी सत्यशोधक समाजाच्या मताने श्रावणी केली त्या श्रावणीची हकीकत समाजाचे सभासद रखमाजी महाजी खेडकर यांनी इशारा पुस्तकात प्रसिद्ध करण्याबद्दल ज्योतिरावांकडे पाठविली मेमाने बंधू पवार खुटवळ कडू सत्रे यादव वगैरे दहा सद्गृहस्थांनी या श्रावणी समारंभात भाग घेतला होता ही अकीगत इशारा पुस्तकात प्रसिद्धीसाठी दिली होती हा निबंध छापून ज्योतिरावानी तारीख एक दहा अठराशे पंच्याऐंशी रोजी आपले मित्र सत्यशोधक समाजाचे सभासद व प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्रीमंत व्यंकू बाळू कालेवार यांना अर्पण केला या, के या पुस्तकाच्या त्यांनी एक प्रति फुकट वाटल्या मध्यंतरी समाज जागृतीसाठी काही मंडळी घेऊन थोडे दिवस ज्योतिराव बाहेर फिरावे गेले तेव्हा वांगणी या त्यांचा मोठा व्याख्यान सप्ताह आला या परत आल्यानंतर याच वर्षी त्यांचा पुढे मुंबई ठाणे बडोदे वगैरे ही दौरा झाला त्याची हकीगत पुढील प्रकरणात देऊ